गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु, गुरु नम आज बुद्धि कोटी का चा विचार करना बुद्धि प्रज्ञा मती अवें बुद्धि तेज तत्वापाली है व हृदया चौथा हिस्सा है जे तेज तत्वाचे ची आदि जे सत्व गुणा ची वृद्धि जे आत्मया जीवाची संधि वसवीता से ज्ञानेश्वरी मध्य पहा निश्चय करने के काम बुद्धि है नाथ महाराज मनत संकल्प विकल्प मनाचयो कर्म बुद्धि चिंतन जानचित्ता अहंकाराचे मीपन आउली मनत सुख हे दुख हे पुण्य हे दो मैर जे चोख ऐसे निवड़िएवड़ करने सुधा बुद्धि काम है बुद्धिजे वैभव व बुद्धीचे महत्त्व ती नृपत्व दैवतुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजा व विद्वान यांची तुलना केल्यास विद्वान श्रेष्ठ ठरतो कारण राजा फक्त स्वतःच्या राज्यात पूज्य असतो पण विद्वान सर्वत्र पूजला जातो बुद्धिमान कोल्ल्याकडून सिंह मारला जातो म्हणून शरीर बुद्धिबळ श्रेष्ठ आहे बुद्धी पुढे बळ तृणतुल्युकार महाराज म्हणतात पहा बुद्ध निर्बुद्धेस्तू कुतुबल वने सिंहोम मदोनत शशकेन निपाति बुद्धीचे प्रकार जवळजवळ अठरा आहेत मुख्य दोन प्रकार सद्बुद्धी व दुर्ल दुर्बुद्धी जी बुद्धी सद् सत म्हणजे सत्य परमात्मा या ठिकाणी स्थिर झालेली आहे तिला तर सद्बुद्धी म्हणतात यामुळेच मानव संसारसागर तरुण जाऊ शकतो संसारो उतरावया मुख्य सद्बुद्धीगाराया रिगमो नाही अनेक उपाया व्यर्थ का याशी नावे नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी काही ओव्या या बुद्धीच्या वर्णनाविषयी केलेल्या आहेत त्या पाहू मला एक शोक, श्लोक श्लोक बघू गीतेतला व्यवसायात्मिका बुद्धिरेखेह हो कुरुनंदना बहुशाखा हंतनाच बुद्ध यो व्यवसायाना माऊली म्हणतात जैसी दिपक दीपकळी का काुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसा सदबुद्धी हे धेकुटी म्हणूनये पार्था बहुतपरी हे बहुतपरी हे अपेक्षी जे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सतवासना अनिका सारिका बहु असू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुने तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जिए परमात्माची अवदी जैसी गंगेशी उददी निरंतर तैसा ईश्वरा वाचूने काही जिए अनिक ला नाही ते एकच बुद्धीपाही अर्जुना जगी एरते दुर्मती जे बहुदा असे विकरती तेत निरंतर रमती अविवेकीय मनोनीतया पार्था स्वर्ग संसार नर्कवस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नहीं थोड़क्या विचार करू दिप कली का लहान पन प्रकाश मोठा अन व्यापक आसी सदबुद्धि लहान मनू नए ये दुर्लभ है जसे अमृत परिस मिलत नहीं ज्या बुद्धीचा शेवट परमात्म्यात होतो त्याचं सद्बुद्धी म्हणतात बाकी सर्व दुर्बुद्धीच होई यांना देव सुख न मिळता स्वर्ग संसारात वा नरकच मिळतो माऊली म्हणतात हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण आता दुर्बुद्धीचे प्रकार पाहूयात गीतेत बुद्धीचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्वक सात्विक राजस आणि तामस प्रवृत्तीच्या निवृत्तीचं कार्या कार्ये बंद मोक्ष या वेत बुद्धीचा सा पार्थ सात्विकी अर्थ असा काय करावे काय करू नये प्रवृत्ती निवृत्ती भय अभय बंद मोक्ष हे जानते व चांगले ग्रहण करते तिला सात्विक बुद्धि म्हणतात माऊली म्हणतात ऐसेने कार्या कार्यविवेकी जे प्रवृत्तीनिवृत्ती मापकी खरा कुडापारखी जियापरे माऊली पुढे म्हणतात तैशी कृत्या कृत्यशुद्धी बुजे जे निखदी सात्विक म्हणजे बुद्धी ते चि तुजान गीतेत म्हणतात यया धर्ममधर्मच्च कार्ये चा कार्यमेवच अयथावत प्रजाना प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी च्या बुद्धीने धर्म अधर्म कार्य अकार्य याचा यथार्थ निर्णय होत नाही त्यास राजसबुद्धी म्हणतात माऊली याबद्दल एक ओवी म्हणतात आणि बकाचा गावी घेपे क्षीरनीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे अहो ज्याप्रमाणे बगळ्यास पाणी आणि दूध समजत नाही अथवा आंधळ्यास दिवस रात्र कळत नाही त्यास राजसबुद्धी म्हणतात गीतीत म्हणतात अधर्मधर्मिती या मन्यतेत तमसावृतम तर्वार्थान विपरीताच्च बुद्धी सा पार्थतामसे जी अधर्मालाच धर्म समजते सर्वार्थाने जी विपरीत असते व तमाने आच्छादलेली ती तामसबुद्धी होय माऊलींची एक ओळी हसी म्हणते आणि राजा जिया या वाटाच आहे ती चोरासी आडव होय का राक्षसा दिवप आहे राती होणे ज्याप्रमाणे राजाची वाटचोरच संकट वाटते अथवा राक्षसाच रात्रच दिवस वाटतो तशी जी उलटे निर्णय घेते ती तामसबुद्धी समजावी बुद्धि के तीन वेगले प्रकार अपन पहूँ हमें पैली है तैलबुद्धि ज्यादा तेलाचा एक थेब टाकस तो सर्वत्र फसरतो तत्व थोड़े संगितस खूब विचार करते ती तैलबुद्धि होय दुसरी है चर्मबुद्धि जसी चाम आरी घरस छिद्र पड़ते परी काड़बर चामे छिद्ररित होते तसे एखादस कार्यक्रम हजर आने पर लक्षा कार्यक्रम अथवा वर्ग संपल्यानंतर जी परत सर्व विसरते त्या बुद्धीस चर्मबुद्धी म्हणतात आणि तिसरी आहे दगडबुद्धी दगडाचं जेवढे छिद्र पाळावे कित्येक वर्ष गेल्यानंतरही ते छिद्र तसेच राहते ना मोठे ना छोटे तसे तेवढे सांगितले तेवढेच ते ते ते लक्षात राहते त्यास दगडबुद्धी म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे बरे देवा पहा एका गावात गुरु आले होते त्यांचे तीन शिष्य होते तिघांना प्रसाद म्हणून दोन दोन चणे दिले एकाने तिथेच प्राशन प्राशन केले त्यास कैकई आठवले आणि दुसऱ्याने श्रीमंत असल्यामुळे दोन चणे सोन्याच्या पेटी ठेवले तिसऱ्याने शेतात पेरले दोन रोपे झाली थोडे चणे मिळाले दुसऱ्या वर्षी एक वाफा तिसऱ्या वर्षी दहा पोती चणे मिळाले तीन वर्षाने गुरु आले विचारले चने कुठे आहेत पहिला बोलला मी तेव्हाच खाल्ले ती दगडबुद्धी दुसऱ्याने सोन्याची पेटी दाखवली चणे खराब झाले होते ती चर्मबुद्धी तिसऱ्याने चण्याची दहा पोती दाखवली ही तैलबुद्धी होय कल्पना येण्याकरता दृष्टांत दिला पारमार्थिक विचाराने बुद्धीचे तीन प्रकार आहेत पहिले आहे मूर्खाची बुद्धी संसाराचा रात्रंदिवस विचार करणे जिथे बुद्धी चालणे अथवा स्थिर होणे यास मूर्खाची बुद्धी म्हणतात अशी बुद्धी नको असे तुकाराम तुकारवा राय म्हणतात आता मुजधर व्हावी शुद्धी येवोनी परतवावी बुद्धी घ्यावे सोडवनी कृपा निधी सापडलो संधी कालचकरी। दुसरी आहे मुमुक्षूची बुद्धी साधक परमार्थ मार्गास लागतो पण रुद्धी सिद्धीत गुंतून जातो यास मुमुक्षूची बुद्धी म्हणतात अशी बुद्धी परमार्थास घातक आहे ही बुद्ध बुद्धीसुद्धा नको असे तुकवाराय म्हणतात नको तुझी बुद्धी आणि किद्धीसिद्धी परलोक तू स्वामी मी सेवक खंडना नको करो ऐशी म्हणता संसारे जन्मिजे यज्ञाधिक कर्म की मग स्वर्ग सुखभोग जे मनोहर माऊली म्हणतात पुढे माऊली म्हणतात येत हे जाणोने काही अनिक सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी तिसरे आहे मुक्तांची बुद्धी संसारातून मुक्त व्हावे मोक्ष मिळावा अशी जी बुद्धी ती मुक्ताची बुद्धी जी परमार्थास प्रेम प्रेमभक्तीस पोषक नाही अशी बुद्धी जळो असे तुकाराम महाराज म्हणतात जळो माझी ऐशी बुद्धी मज घाली तुझ न मधी ही विधी निषेधीच चांगली अथवा तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे आणि बदल करून बुद्धीचे तीन प्रकार होतात तुकवाराय सांगतात संसारातून परमार्थाकडे बुद्धी वळू दे कारण संसार अशाश्वत व परमार्थ शाश्वत आहे बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह साधकांना सांगतात परमार्थाकडे बुद्धी लागली आहे आता परत संसाराकडे नको तुकाराम म्हणतात न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट वाया जाय माऊलींचा दृष्टांत असा नावथडी येता था। वरपडी होय ये दुवारता चुकलाही मागुता आपओ पावे नाव किनाऱ्यास लागली पण लागता लागता जर वादळ झाले तर परत नाव पाण्यात जाण्याची शक्यता आहे म्हणून साधकांनी जपून राहावे मात्र ज्याच्या बुद्धीत कधीच पालट होत नाही त्यांना मुक्त म्हणावे तुकाराम महाराज म्हणतात बुद्धीचा पालट नव्हे कदाकाळी हरिजळी स्थळी काष्टीतया माणसाच्या रंगामध्ये बदल होऊ शकत नाही उंचित वजनात थोडा बदल होतो पण बुद्धीत मात्र करून घेतला तर अमूलाग्र बदल होतो म्हणून महाराज बुद्धीतच बदल करण्यास सांगतात तर रामायणातील बुद्धीचे चार प्रकार पाहू पहिला आत्मबुद्धी हिता हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी प्रलयावहा स्वतःची बुद्धी हितास कारण ठरते गुरुबुद्धीने विशेष होते परक्या बुद्धीने चालले तर नाश होतो व श्री बुद्धीने चालला तर सत्यानाश म्हणजे प्रलय होतो असे बुद्धीचे अठरा प्रकार पडतात पहा बुद्धी नेहमी बदलत असते अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटी ती रंग धरू जाता संग तो, तो होतो भादक तुकाराम महाराज म्हणतात आणि तुकोबाराय देवास विनवणी करतात आणि म्हणतात का येल बुद्धी काही अरिष्ट न येईल मधी धरिले ते जाईल सिद्धी शेवटी तो कधी मज नकळे मी परमार्थास लागलो आहे माझी बुद्धी शेवटपर्यंत टिकून राहू दे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजे नारे ना अशी ना। मागणी करतात सात्विक बुद्धी व स्थिर बुद्धी राहण्यास दोन उपाय आहेत एक सात्विक अन्य खावे व सतत संताची संगत धरावी आपण ज्याप्रमाणे अन्न खातो त्याप्रमाणे बुद्धी होत असते जसे दिवा अंधार खातो व काजळ ओकतो अथवा सोडतो एक सुभाषित असा आहे दीपो भक्षयते ध्वांत कंजंच प्रसूय ते तत्न भक्षे नित्य जायते तादृश्य मत संगतीमुळे बुद्धीचा विकास होतो अथवा संगतीने अधोगती होते ह्रियते हि पुंसाहिने समा सह समागतम, तस्मेश समतामेती विशिष्टेश विशिष्टता माणसाची बुद्धी हिनांच्या संगतीने हीन व समबुद्धीच्या लोकांबरोबर सम, बर सम व विशिष्टाबरोबर विशिष्ट राहते म्हणून संत संगती धरावी बैससी तरी बैससंतामधी अनिक ते बुद्धी नको म्हणा तुकाराम म्हणतात बैसता चोरापाशी तैसे होये बुद्धी देखो चिंदी मन द्यावे निळोबा म्हणतात धन्य हे आनंदाची सापडली वेळ ते हे संत सज्जनं भेटले कृपाळ त्यांनी फेड येला बुद्धीचा जो मळ दृष्टी दावी यशोदेचा बाळ अर्थ संतांच्या मुळेच बुद्धीचा मळ जातो व परमात्मा प्राप्ती होते रामायणात हनुमान रामा सांगतात दिहबुद्धया तो दासोहम जीवबुद्धया त्व दशकम आत्मबुद्धया त्व मेवाहम इतिमे निश्चिता मतीही देवा हे बुद्धीने मी तुझा दासये देहबुद्धीने मी तुझा दास आहे जीवबुद्धीने तुझा अंश आहे आत्मबुद्धीने तू व मी एकच आहे अशी माझी निश्चित बुद्धी आहे सत्ता ज्याच्यात ज्याच्या हातात असावी ज्याची सात्विक व तैलबुद्धी आहे असे संतांचे मत आहे गुरुगुरुनाथ महाराज की जय